अध्याय पस्तीसावा युगलगीत श्रीशुक म्हणतात श्रीकृष्ण वनात जात तेव्हा गोपींचे चित्त सुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत गोपी म्हणत सख्यानं श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत बासरी तोंडाला लावून आपले सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रांवर फिरवून मधूर तान छेडतात तेव्हा आकाशात पत्नीसह विमानात बसून आलेल्या सिद्ध पत्न्या ती तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात नंतर त्यांचे चित्त कामबाणाने विद्ध होते त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहता पाहता बेभान होतात इतक्या की त्यांना वस्त्रांचीही शुद्ध राहत नाही मग अशा कृष्णांचा विरह आम्ही कसा बरे सहन करावा अगं सख्यानो हे आश्चर्य तर ऐका एक नंदनंदन जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात तेव्हा त्यांचे हास्य हाच त्यांच्या छातीवर उरणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तिथे स्तब्ध होऊन राहते त्या वेणू वादनाने चित्ता आकर्षित झालेले व्रजातील बैल गळी आणि हरिण यांचे कळप मुग्ध होऊन जातात दाताने चावत असलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच असतो दोन्ही कान टवकारून त्या असे उभे राहतात की जणूकही ते झोप गेलेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्रतरी तरी आहेत गडे ते नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखांचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपले शरीर रंगवितात आणि पानांनी असे सजवून घेतात की जसा एखादा पहिलवान असावा आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालांसह बासरी वाजवून गायीना साथ घालतात त्यावेळी त्या नादाने नद्यांचे वाहणे थांबते त्यांना असे वाटते की श्रीकृष्णाच्या चरणांची धूळ वाऱ्याने ओढवून आपल्याकडे आणावी परंतु त्या सुद्धा आमच्यासारख्या अभा, अभागिनी आहेत असे श्रीकृष्णांना अलिंगन देतेवेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात त्याचप्रमाणे त्या सुद्धा तरंगरूप्रेमाने वर उचलू पाहतात परंतु पुन्हा असहाय्य होऊन स्थिर राहतात गोपाल ज्यांच्या लीलांचे गायन करीत असतात ते आदिपुरुषासारखे स्थिर ऐश्वर्यासंपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असतात बासरी वाजून पर्वतावर चरणाऱ्या गायींना त्यांच्या नावांनी साध घालतात त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळांनी बहरून येतात त्यांच्या भाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात प्रेमाने त्यांचा रोमन रोम प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात विश्वातील सुंदराहून सुंदर असणाऱ्या मनमोहनाने कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे तिथून येणारा तुळशीचा दिव्य गंध आणि मधूर मध याने धुंद होऊन भुंग्यांच्या झोंडी उच्च स्वराने मधूर गुंजारव करीत असतात त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपली बासरी बाजू लागतात त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहणाऱ्या सारस हंस वगैरे पक्षांचे चित्त सुद्धा मोहून जाते ते श्यामसुंदराजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून गुपचूप चित्त एकाग्र करून ते संगीत ऐकू लागतात हे व्रजदेवीं श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडले कानात घालून बलरामांसह आनंदाने पर्व शिखरावर उभे राहून सगळ्या जगाला आनंदित करीत वासरीच्या मधुर आवाजाने सगळे विश्व भारून टाकतात त्यावेळी मेघ वासरीच्या तानांबरोबर त्यांच्या वेणूवादनात व्यत्यय न येईल अशा बेताने हळूहळू गर्जना करून त्यांना साथ देतात शिवाय स्वतःचाच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात त्यांचे छत्र होतात तसेच बारीक तुषारांच्या रूपाने जणू दिव्य पुष्पांचा वर्षाव करतात हे यशोदा माते तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे तसेच अनेक प्रकारे बासरी वाजवणे ते स्वतः शिकले आहेत जेव्हा तोंडल्यासारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव शंकर इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठे मोठे देव देवसुद्धा त्या रागरागिणी ओळखू शकत नाही ते इतके मोहित होऊन जातात की त्यांचे चित्त वेणु वेणूवादनात तल्लीन होऊन जाते मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरवून बसतात ज्यांच्या तळव्यांवर ध्वज वज्र कमळ अंकुश इत्यादी वैशिष्ट्यपूर्णाशी सुंदर चिन्हे आहेत अशा आपल्या चरणकमलांनी ते गायींच्या खुरानी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख नाहीसे करतात तसेच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज ते मोहक चालणे आणि त्यांचे ते विलासपूर्ण पाहणे आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवतात आम्ही त्यावेळी इतक्या मोहीत होऊन जातो की झाडांसारखी आमची स्थिती होते त्यावेळी आम्हाला केसांची किंवा वस्त्रांची शुद्धही राहत नाही जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गायी मोस्ता मोजता एखाद्या प्रियमित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवतात त्यावेळी बासरीच्या त्या बासरी मधुर स्वराने चित्त हरवलेल्या काळविटांच्या माल्या आम्हा गोपीप्रमाणेच घराची अभिलाषा सोडून गुणसागर नंदनंदनालाच नंद वेढून राहतात हे पुण्यशील यशोदा माते तुझा बाळ कुंदाचा हार गळ्यात घालून आणि कौतुकास्पद वेश धारण करून गोपालांसह गाईंच्या बरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो त्यावेळी तिथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा वाहून तो तुझ्या लाडकेची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता भाटांप्रमाणे गावून वाजवून त्याला संतुष्ट करतात तसेच अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळी कळून वेढून त्याची सेवा करतात ब्रजातील गायींवर गोवर्धनधराचे अतिशय प्रेम आहे म्हणून तर त्याने गोवर्धन पर्वत उचलून धरला होता संध्याकाळ झालेली आहे आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील वाटेत ब्रम्हदेवादी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करत असतील आता बासरी वाजवीत ते येऊ लागलेले आहेत आणि गोपाल त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत पहा ना गाईंच्या खुरानी उडालेली धूळ वनमालेवर बसलेली आहे ते दिवसभर फिरून फिरून दमलेले असतील तरीसुद्धा त्या श्रमांच्या सौंदर्यानेही आमचे डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे हे देवकी पुत्र कृष्णचंद्र आम्हा प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत सखे ते पहा त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडे तिकडे पाहत आहेत गळ्यात वनमाला डोलत आह सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमल गाल शोभवंत दिसत आह त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आह आपल्या बांधवांना आणि इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गायींचा आणि आमचा दिवसभरातील असह्य विरहताप नाहीसा करण्यासाठी दिवसाची उष्णता दूर करणाऱ्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागल आहेत श्री शुकाचार्य म्हणतात राजा कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसावनात जात तेव्हा त्या त्याचेच चिंतन करीत आणि त्यांच्याच लीलांचे गायन करीत त्यातच होऊन जात अध्याय पस्तीसावा समाप्त